गीता प्रवचन हे अत्यंत मधुर आणि सरल भाषेतलं पुस्तक आहे जणू का संतकृपेची वाणीच आहे भारतातल्या आणि भारताच्या बाहेरच्या पन्नास पंचावन्न संतांची नावे वचने कहाण्या यात सांगितलेल्या आहेत प्रत्येक विचाराला विनोबांनी संतवाणीचे प्रमाण उद्घूत केलेले आहे त्यामुळे या पुस्तकाचे वाचन म्हणजे संतसंघाचा लाभच होता या पुस्तकाची विशेषता काय असे जर विचारले तर ते पुस्तक वाचूनच कळेल असेच उत्तर द्यावे लागेल अध्यात्म ही म्हातारपणा महतर्पन, म्हातारपणी करण्याची गोष्ट आहे अशी एक भ्रामक समजूत आपण करून घेतलेली असते आयुष्यभर संसार करायचा नाना प्रकारचे भोग भोगायचे आणि मग गलितगात्र झाल्यावर अध्यात्माकडे वळायचे अशी आपली योजना असते पण जीवनाचा प्रत्येक क्षण किती महत्वाचा आहे आणि ह्या क्षणाक्षणाच्या बेरजेवर जीवनाचे शांती समाधान अवलंबून आहे हे आपल्या लक्षात येत नाही तिकोबारायांनी म्हटले आहे दिवसा आम्हा युद्धाचा प्रसंग आयुष्य म्हणजे रणांगण आहे बाहेर व्यवहारात आणि आज चित्तात दोन्हीकडे युद्ध चाललेले असते बाहेर व्यवहारामध्ये काय करायचे काय नाही करायचे धर्म काय अधर्म काय योग्य काय अयोग्य काय हा सारखा प्रश्न उभा राहिलेला असतो आणि आज चित्ताची तर गोष्टच काय षड्रीपूस तिथे बसलेले आहेत चांगलाच संग्राम चालू असतो आणि त्यामुळे आयुष्य सुखदुःखाच्या चक्रात अडकलेले असते हा संग्राम कसा जिंकायचा हे सांगणारे हे, हे पुस्तक आहे जीवन कसे जगायचे याचे शिक्षण हे पुस्तक देईल या दृष्टीने प्रवचनाचा पहिला अध्याय फार महत्वाचा आहे गीतेच्या बऱ्याचशा भाष्यकारांनी या अध्यायावर भाष्यच केलेले नाही अगदी शंकराचार्यांनी सुद्धा दुसऱ्या अध्या अध्यायाच्या अकराव्या श्लोकापासून भाष्याला सुरुवात केलेली आहे पण गीताप्रवचनात या अध्यायात गीतेकडे पाहण्याची दृष्टी मिळते अत्यंत सुंदर हा अध्याय आहे आणि हा अध्याय वाचल्यावर लक्षात येते की गीतेचा मला काय उपयोग आहे नाहीतर ते अर्जुनाला सांगितलेली अर्जुन लढाई करायला गेला लढत असताना त्याला समोर आपले सगळे नातेवाईक दिसले आणि तो खचला मी लढत नाही असं म्हणाला आणि म्हणून ईश्वरांनी भगवंतांनी त्याला गीता सांगितली मग मला त्याचा काय उपयोग मला तर कधी रणांगणावर जायचे नाही मला कधी लढाई करायची नाही परंतु ह्या अध्याया वाचल्यावर आपल्याला कळते हा जो संवाद झालेला आहे कृष्णा अर्जुन संवाद हा खरं म्हणजे कोणी अर्जुन म्हणून नाही तर तो ते मीच आहे अर्जुनाच्या जागी जा आपल्यालाच मानायचे भगवंत माझ्याशीच बोलत आहेत माझ्या जीवनात जे प्रश्न उत्पन्न झालेले आहेत ज्या समस्या आहेत त्याला उत्तरं देऊन राहिलेले आहेत भगवंत ही भूमिका घेतली की गीता कशी उपयोगी आहे हे कळते तेचा शिवाय नुसते तर्काने गीताला समजले जाऊ शकत नाही हा अध्याय पहिला अध्याय हा गीतेला समजण्यासाठी एक भूमिका तयार करून देतो आणि ही ह्या पुस्तकाची विशेषता आहे जे अन्य भाषांमध्ये किंवा फारच कमी भाषांमध्ये मिळते अन्य भाषांमध्ये मिळत नाही भूदानाच्या चळवळीसाठी विनोबांनी चौदा वर्षे पदयात्रा केली अनेक ठिकाणी गेले आणि हजारो हजारो लाखो लाखो लोक त्यांची प्रवचन ऐकायला येत असत त्यांच्या साहित्याची खरेदी करीत असत आणि त्यांची त्या पुस्तकांवर हस्ताक्षर घेण्यासाठी त्यांच्याजवळ येत असत मोठी रांग लागायची मोठा क्यू कोणत्या पुस्तकावर ते हस्ताक्षर देत होते वाटेल त्या पुस्तकावर नाही फक्त एकाच पुस्तकावर आणि नित्यपठणीय लिहून हस्ताक्षर देत असत ते जे पुस्तक होते ते, ते गीताप्रवचन आणि म्हणून खरोखरच आपल्याला आयुष्यामध्ये शांती हवी असेल समाधान हवं असेल आयुष्य कसं जगायचं हे आपल्याला पाहायचं असेल तर हे नित्य पठणीय जे गीता प्रवचन आहे ते खरोखरच रोज वाचावे कमीत कमी एकदा दोनदा तीनदा जेवढ्या वेळा वाचता येईल तेवढ्या वेळा वाचावे असे हे एक मधुर अत्यंत रसायन सुंदर आहे